पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग बावीसावा सन एकोणीसशे सप्टेंबर महिना हसत खेळत गात का जात होता ऑगस्ट महिन्यामध्ये वांद्रास असताना जो नवीन आजार जडल्यासे वर लीली आहे त्यावर डॉक्टरांचे औषधोपचार चालू होते त्यापैकीच हातापायाला व सर्वांगाला एक प्रकारचे औषधी तेल रोज रात्री चोळून जिरवावे म्हणून सांगितले होते त्याप्रमाणे रोज रात्री जेवण झाल्यावर मी व मुली आणि केव्हा केव्हा वनसई हे तेल चोळीत असू यावी चिरंजू सखू तारा नानू व शांता तेथेच खेळत व बोलत असून सासूबाईसुद्धा सर्व मंडळी त्यावेळी दिवाणखाण्यात येऊन बसत असत एकीकडे तेल चोडण्याचे काम व एकीकडे दिवसभर काय काय कामे केली त्याची चौकशी त्याबद्दल टीका करण्याच्या बुद्धीने स्वतःचे चेष्टेने व विनोदाचे भाषण ही चारही मुले भोवतली खेळत असताना त्यांचे कौतुक करण्यास दहा साडेदहापर्यंत वेळ काढावायचा वडील बायका ज्या काही कामात गुंतल्या असतील त्या दिवशी आम्ही बुद्धिबळे खेळाव्याची कधीकधी मुले निजली असतील त्या दिवशी मी मुलींनी व वंशनी पाळीपाळींनी गाणी म्हणावयाची आमच्या सगळ्यांमध्ये वंसन गळा फार चांगला व मधूर होता आणि भगवत भक्तांची प्रेम व भक्तीपर गाणी मीराबाईंची व कबीराची पदे वगैरे त्यांना पुष्कळ येत असत त्यांच्या गाण्याला नवीन शिक्षणाचा काही संस्कार नसल्यामुळे त्या आपल्या गाणी जुन्या व साध्या तरणेच पण फार चांगली म्हणत त्यांच्या गाण्यापैकी रंगाबाई कान्होपात्रा म्हातारी चिंदी आडी गाठोडे वगैरे गाणी स्वतःला फार आवडत असत व तीच गाणी मनसेना म्हणावायला सांगावायचे होई चारही मुलांपैकी सगळ्यात लहान जी शांता ही आबा भाऊजींची मुलगी ती अतिशय बोलकी व खेळकर होती तिचे बोलणे लाडके व नाजूक असून स्वभाव मोहक मनमिळाऊ व गोड असे ती सगळ्यांशी प्रेमाने वागे व तीजवरही प्रत्येकाचे प्रेम असे पण आमा सर्वांपेक्षा स्वतःला ती भारी आवडत असे व तिचाही आपल्या आईबापांपेक्षा स्वतःकडे सगळा ओढा असे ही जात्या फार नकली असे वाटेल त्यांची नक्कल ती भिनचूक करी व सगळ्यांना फार हसवीत असे तिला एकदा स्वतःजवळ घेऊन विचारले की अमुक अमुक माणूस कसे बोलतो चालतो ते दाखवू असे म्हणले की झाली सुरुवात मग बजाबापासून तो सासूबाईंच्यापर्यंत एकामागून एक सगळ्यांच्या नकला होबेहूब करून स्वतःला व आमा सर्वांना खूप हसवायला लावायची दुसऱ्या तीन मुलांची चेष्टा करून त्यांची फजिती करावायची आजाराची वेळ टळली नाही अशा रीतीने काही खे, काही करमणूक काही गोष्टी व काही गाणी या सर्वात मिळून जेवण झाल्यापासून साडे दहापर्यंत वेळ काढावायचा हेतू हा की दहा व साडे दहा यांच्या दरम्यान छातीत जो विकार होत असे तो ऑर्गनिक नसून नुसता नर्वसनेसचा आहे असे डॉक्टरांचे म्हणणे असल्यामुळे अमुक वेळेलाच आपल्याला हा आजार व्हावायचा असा विचार व त्याबद्दलची हुरहुर स्वतःच्या मनात सतत वागत असल्यामुळेच हा आजार त्याच नेमल्यावेळी होतो असं आम्हाला वाटतं मन दुसऱ्या काहीतरी गोष्टी स्वतःचे मन गुंतवावे म्हणजे त्यावेळेचा विसर पडेल इतकाच काय तो आमचा सर्वांचा हेतू होता याप्रमाणे मन गुंतण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस सुद्धा त्या आजाराची वेळ टळली नाही दहा साडे छातीमध्ये बाण बसल्यासारखे होऊन जीव गुंतमरावायचा लागायचा व हातापायमध्ये मुंग्या येऊन लागून जोराने झटके आल्यासारखे व्हावायचे मग काही उग्र घेतल्यावर बऱ्याच वेळाने दोन चार ढेकरा व जांभया आल्या की हे सर्व मिटून बरे वाटावायचे पण एवढ्या श्रमाने शरीराला थकवाई वो लागली जाऊन अंथणावर नेजने होई असे नित्य चालत असे माझा जुना आजार सुरू झाला मी माझ्या संबंधाने अशी फारशी किगत लिहू नये म्हणून आरंभापासून हा विचार मनात ठेवून चालले आहे पण चमत्कार हा की संसारात बायकोचा संबंध अगदी सावळीसारखा असल्यामुळे ते कितीही टाळू म्हणले तरी टाळता येत नाही म्हणून स्वतःची गोष्ट अगर मनाची स्थिती नीट समजण्याकरता जेथे माझा संबंध आला आहे तिथे मात्र चालतच नाही म्हणून ठ माझे जुन्या आजाराची कुरकूर यावेळी सुरू होती असे म्हणण्यापेक्षा त्या आजाराचा अधिक जोर होता असे म्हणणे जास्त शोभेल केव्हा आजार सुरू होईल व केव आडवी याचा नेम नसे या वर्षाच्या जून अखेरापासून स्वतःची प्रकृती एकसारखी चांगली अशी नव्हतीच जून महिन्यात जो किडनीचा आजार झाला त्यामुळे मला रात्रांदिवस जवळ बिछाण्याशी सुमारे आठ दिवस उभेच राहावे लागले असे म्हणले तरी हरकत नाही मधून मी परंगा खुर्चीवर बसून राहत असे पण दर चार पाच मिनिटात स्वतःला उठावे लागत असल्यामुळे मला दहा पंधरा दिवस सतत काम पडल्याने 18 एकोणीस वर्ष असलेला माझा एक जुना आजार अलीकडे बळावू हो था, होता त्यालाही आणण्याचे कारण मिळून तो मात्र अधिक बळावला माझ्यावर ऑपरेशन हाच उपाय एके दिवशी मी तेल लावण्याजवळ गेले व वा खाली वाकून आता तेल लावणार तो स्फोटात एक मोठी कळ येऊन त्यासरशी मला एकदम खाली बसावे लागले हातापायांच्या सर्व शिरा अगदी आखडल्यासारख्या होऊन पुष्कळ वेळ जागच्या खिळून राहावे लागले अलीकडे मला मिस बेन्सनचा औषधोपचार सुरू होतास, पण दुसऱ्या दिवशी तिने प्रकृती पाहिल्यावर साफ सांगितले की हा आजार फार वर्षांचा जुना आहे नुसत्या औषधोपचाराने हा बरा होणार नाही ऑपरेशन केले तरच बरा होईल हे ऐकून स्वतः म्हटले आधी तुमचे औषधोपाय तर चांगले चालू देत ऑपरेशन करण्यास आमचा धीर होत नाही ऑपरेशन केल्यापासून जितके दिवस जातील तितके बरेच असे मला वाटते पण उपाय नसलाच तर मग पुढे पाहू मग माडीवरच्या माडीवर हिंडोले तर हिंडा पण जिन्याची चढउतार अगदी करावयची नाही असे मिस बेन्सनी मला बजावून सांगितले त्याप्रमाणे मी वर्षावर साधारण हिंडून फिरून असे उपयोग नसेल तर मेलेले काय वाईट पाच सहा दिवसांनी पुष्कळ बरे वाटू लागले म्हणून मी पुन्हा तेल चोडण्यासळ गेले ते पाहून स्वतः म्हणले नको बोआ तू नको तेल लावूस पुन्हा त्या दिवसासारखे झाले म्हणजे तुला त्रास व आम्हाला काळजी यापेक्षा तू स्वस्त बसून आपली प्रकृती सांभाळ म्हणजे झाले हे ऐकून मला फार वाईट व खेद झाला की सध्या स्वतःला बरे नाही ज्यावेळी माझ्या कामाची खरी गरज त्यावेळी हे माझ्या आजाराचे कुलंगडे कोठून आले बरे आजार काय आजकालचा नवा आहे आज अठरा वर्ष त्याचा त्रास थोडा बहुत मी काढीत आले पण आताच्यासारखे त्यांनी कधी अडविले नव्हते मग आताच त्याला हे वेळ कुठून आले आहे कोण जाणे नेहमी आजारी म्हणून जर असेच राहण्याची मला वेळ आली तर माझ्या जगण्याचा उपयोग तरी काय ऑपरेशन भ्यावायचे म्हणजे त्यातून मी बरी होईन की नाही हीच ना शंका मी बरी झाले व माझ्या हातून स्वतःची सेवा घडावी व दुखण्या बहण्याच्या वेस माझा स्वतःला उपयोग झाला तरच माझे जगण्याचे सार्थक आहे नाहीतर जगून नुसते असे बसून राहण्यापेक्षा व खेद करण्यापेक्षा मेले तर काय वाईट या स्थितीपेक्षा मला तर मरण बरे वाटते ऑपरेशन मला सोसेल असे विचार माझ्या मनात येऊन ते मनाला फार लागून राहिले व चैन पडेना म्हणून मी वनसनावर बोलाविले व त्यांना म्हटले काल मीस बेन्सन काय म्हणत होत्या ते कळले ना त्यांचे म्हणणे ऑपरेशन केल्यापासून हा आजार अगदी बरा व्हावायचा नाही आहे असे खुटू रुटू चलावायचे असे आहे व इकडे तर ऑपरेशन करावेला आम्ही कबूल नाही आम्हाला भय वाटते तुमच्या हातून होतील तितके औषधोपचार करा असे मिस बेंसनला स्वतः सांगितले माझा आजार काय नवीन आहे त्याची इतकी काळजी कशाला हवी आहे मी काही अशक्त झाले नाही मला ऑपरेशन सोसेल त्यात सगळ्यांना इतकी भीती ती काय वाटते या आजाराच्या निमित्ताने कणक कुंतत एका ठिकाणी पडून राहणे मला अगदी लाजीरवाणी वाटते इस्पितळात हजारो माणसे ऑपरेशन करतात ती मरतात की काय उगीच काहीतरी स्वतःच्या मनाने भीती घेतली आहे त्या म्हणाल्या भीती खरोखरच नसली तर करावे आम्हाला त्यातले काही समजत नाही पण दादाना याबद्दल अधिक काळजी व वा भीती वाटते आहे तेथे काय करावे त्यांचा स्वभावच जात्या मायाळू व काळजीखोर आहे शिवाय दुखण्याचे अंग आहे त्यातच आणखी तुझी काळजी नवीन उपस्थित कशाला करावायची हे ऐकून मी निवृत्त झाले व गप्प बसले पण मनाची तळमळ काही केल्या कमी होईना असे निरुपयोगी जगणे काय करावायचे असे वाटूनच त्या रात्री मला चांगली झोपसुद्धा आली नाही मनाळे अस्वस्थच होते मिस बेन्सन समोर माझा आजार काढला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता जेवणाकरता स्वतःचे खाली जाने झाले व वा अकरा वाजता जेवून हायकोर्टातही जाणे झाले मला जिण्याची चढउतार करावयाची नसल्यामुळे मी वरच जेवले सुमारे बारा वाजता रोजच्या मिस बेन्सन आल्या व माझ्याजवळ येऊन मला उपचार करू लागल्या तो काय झाले कोण जाणे माझा आजार एकदम सुरू झाला व हातपाय ताटल्यासारखे होऊन ते फुगू लागले पंधरावीस मिनिटात हातातील बांगड्या इतक्या दाटू लागल्या की त्या पिचवून काढण्याची वेळ आली मला आतून शुद्ध होती व काय होत होते सांगता येत होते अरेबियन नाईटमधल्या दगडी पुतळ्याच्या गोष्टीसारखे माझे पायाकडून कमळपर्यंत अंग घट्ट होत चालले व घट्ट झालो भाग बजीर होऊन स्पर्श समजन असा झाला तसेच जिभेला मुंग्या येऊ लागल्या ही सर्व स्थिती पाहून मिस बेन्सर अगदी घाबरून गेल्या व त्यांनी हायकोर्टात एक चिठ्ठी लिहून पाठविली की मिसेस रानडे यांची प्रकृती एकाएकी जास्त बिघडली आहे आपण लवकर घरी याव ही चिठ्ठी स्वतः वाचल्याबरोबर उठून घरी येता येता बरोबर एक दोन डॉक्टर घेऊन ये उद्या सकाळी निर्णय ही वेळ चार वाजण्याची होती व तीन वाजण्याच्या पूर्वीच मला थोडा उतार पडू लागला होता आता तितकी भीती नाही असे पाहून तीन वाजल्यावर मिस बेन्सन आपल्या घरी गेल्या इकडे स्वतःबरोबर आणलेल्या डॉक्टरांनी आत येऊन माझी नाडी पाहिली व आजाराची सर्व हकीकत ऐकून घेऊन दोन्ही डॉक्टरांनीजवळ सांगितले की ऑपरेशन करावे हा उत्तम मार्ग असेच चालले तर यामुळे केव्हा तरी धनुर्वाद संभव आहे हे ऐकून स्वतःला अतिशय काळजी व भीती वाटली व लागलीच मिस बेन्सनला चिठ्ठी लिहिली की उद्या सकाळी तुम्ही डॉक्टर डी व आणखी दुसरा कोणी अनुभवी डॉक्टर घेऊन नऊ वाजता येथे या म्हणजे चौघांच्या विचाराने काय ठरवायचे ते नक्की ठरवू न बोलता विश्रांती घे शिपायाजवळ चिठ्ठी दिल्यावर आत येऊन माझ्या पलंगापाशीच रात्री जेवणाची वेळ होईपर्यंत बसणे झाले त्या दिवशी रोजचे वाचन किंवा सकाळच्या टपालाची उत्तरे लिहिणी वगैरे काहीही केले नाही माझे हात आपल्या हातात घेऊन सचिंद बसणे झाले ते मला बरे वाटेना म्हणून मी होऊन काहीतरी विचारून बोलविण्याचा प्रयत्न केला कारण बोलू लागल्यावर तरी तरीही दुखण्याची काळजी कमी होईल नाही तर थोडा वेळ तरी विसर पडेल पण नाही मी विचारीन तेवढ्यापुरतेच होय किंवा नाही म्हणून संपवायचे अधिक बोलावायचे नाही समोरच्या दिवाणखाण्यास सखू नानू तारा व शांता ही आपापसात आप बोलून काही खेळ खेळत होती ते पाहून मी शांताला हाक मारली आता तिच्याशी बोलण्यात तरी स्वतःचा वेळ बरा जाईल असे मला वाटले शांता आत आली मी तिच्याशी बोलू लागणार तोच मला सांगितले तू आज बोलण्याचे श्रम घेऊ नकोस तू बोललीस तर मी मुलांना बाहेर पाठवीन मी इतक्या वेळ तुझ्याजवळ आहे तो मी नसतो का तुझ्याशी बोलत बसलो पण तुला बोलता कामा नाही स्वस्त पडून विश्रांतीच घेतली पाहिजे म्हणून मी मुद्दामा इथं बसून राहिलो आहे जेवणाची तयारी आहे असं सांगण्यास आठ साडेआठ वाजता बजावा वर त्याला सांगितले आधी हिचे ताट वाढून आणाव्या मुलींना सांग हिचे जेवण झाल्यावर मग मी येईन त्याप्रमाणे माझे जेवण झाल्यावर स्वतःखाली जाऊन व जेवून पुन्हा लागलीच माझ्याजवळ येऊन बसणे झाले दोघांची रात्र झोपे विना गेली यावरून माझ्या मनात आले की आज मला झोप लागेपर्यंत माझ्याजवळ हलावळायचेच नाही असा स्वतःचा बेद दिसत आहे म्हणून मी अगदी चळवळ न करता स्वस्त पडून राहिले सुमारे अर्धा तासाने मला झोप लागली असे स्वतःला वाटल्यावर मग हळूच उठून दिवाणखान्यात जाणे झाले त्या दिवशी रात्री वाचन किंवा अंगाला तेल लावून घेणे वगैरे काही केले नाही रोजची झोपेची वेळ होईपर्यंत एका कोचावर सचिंत बसून काही विचार चालला होता झोपेची वेळ झाल्यावर आपले अंतरुणावर निजणे झाले मी निजले होते त्या त्याच हॉलमध्ये मधोमध एक लाकडी पडदा असून त्याच्या पलीकडे स्वतःचा पलंग होता त्यामुळे थोडी चळवळ झाली तरीसुद्धा माझ्या कानावर येई रोजच्या वेळेवर बिछण्यावर जाऊन निजणे झाले खरे पण त्या रात्री झोप बिलकुल आली नाही या कुशीवरुन त्या कुशीवर वळताना नेहमीच्या सवयीप्रमाणे राम राम उच्चारलेले शब्द माझ्या काने पडत शिवाय त्या रात्रीतून चार पाच वेळा माझ्या पलंगापाशी स्वतः येऊन मला झोप लागली आहे की नाही म्हणून कानोसा घेतला अगदी पहिल्यांदा येणे झाले त्यावेळी का यायची झोप नाही का लागली असे विचारणारे शब्द माझ्या अगदी ओठापर्यंत आले व मी बोलना तोच माझ्या मनात आले की या विचारण्याने कदाचित मला अजून मुळी झोप लागली नाही असे स्वतःच वाटून येथेच बसून राणे होईल याकरता आपण अगदी गप्पा पडून राहावे असे वाटून मी स्वस्त पडून राहिले स्वतः खाली वाकून काढवासा घेतल्यावर पाय न वाजविता हळूच परत जाणे झाले याप्रमाणे सगळी रात्र आमची दोघांचीही जागूनच गेली ऑपरेशनशिवाय इलाज नाही सकाळी उठल्यावर मला येऊन विचारले रात्री झोप बरी लागली होती का आता काही थकवा बिकवा वाटत नाही ना मी म्हटले छे काही वाटत नाही झोप चांगली लागली होती असे अॅक्लर सांगितले मी बाहेर जाऊन कामाला बसतो तू स्वस्त पडून विश्रांती घे मुलांशी किंवा कोणाशी बोलू नको मी बरे म्हटल्यावर स्वतः बाहेरील दिवाणखान्यात जाऊन कामाला आरंभ केला सुमारे नऊ वाजता मी बेन्सर मध्ये डॉक्टर बोलविल्याप्रमाणे आले त्यांना आत आणून माझी प्रकृती दाखविली व आता आपण बाहेर बसून बोलू असे म्हणून तिघांनीही बाहेर नेले मग बाहेर या सगळ्यांचे काय बोलणे झाले कोण जाणे ऑपरेशन दुसऱ्या दिवशीच कराव्याचे ठरले असावे कारण स्वतःचा चेहरा अगदी उतरून जाऊन मन काळजीच्या विचाराने उद्विग्न झाल्यासारखे दिसत होते तरी तो कोरोनाचा दिवस असल्यामुळेच खाली जाऊन स्नान व जेवण आटोपून कोर्टात जाणे जाटातील काम आटपल्यावर त्या दिवशी पायी चालता गाडीत बसून लागलीच घरी येणे झाले माडीवर आल्याबरोबर पोशाख काढण्यासुद्धा बाहेर दिवाणखान्यात न थांबता था, माझ्या पलंगाजवळच खुर्चीवर येऊन बसणे झाले पोशाख उतरल्यावर माझ्या प्रकृतीची विचारपूस केली व बराच वेळ थांबून मला म्हटले मग ऑपरेशनचे काय करावायचे डॉक्टर अपमानित बोलतात खात्री देत नाही म्हणून नुसत्या धाडसाने ऑपरेशन करविण्यास परवानगी द्यावायला मन धजत नाही भीती वाटते हे शब्द बोलताना आवाज अगदी हळू झाला वोमन कितीतरी आवरून धरले होते पण बोलण्यात थोडा तरी गैरवाल्यासारखा आवाज आलेला माझ्या काणी पडल्याबरोबर याबद्दल मला काही भीती वाटत नाही हे दाखविण्याकरता ना व स्वतःला धीर वाटण्याकरताच मी किंचित असून पण मोठ्या हुशारीच्या स्वराने म्हटले अ त्यात काय आहे इतकी भीती कसली वाटते क्लोरोफॉर्म देतील व ऑपरेशन करतील त्याची इजा मला तर काही समजावायची नाही येऊन जाऊन स्वतःला पाहणार नाही तर जरा मन घट्ट करून दिवाण खाण्यातच बसून राहावे म्हणजे झाले नाहीतर ऑपरेशनच्या खोलीत कोणी यावायचे नकोच डॉक्टरनीशिवाय दुसरे कोणीच त्या खोलीत येऊ द्यावायचे नाही असे मी मिस बेन्सनजवळ आज सकाळी वचन घेतले आहे काही झाले तरी ऑपरेशन करावायचेच मला काही भीती वाटत नाही स्वतः उगीच नसती काळजी करू नये माझ्या हातून नेहमीसारखी चार कामे झाली तर माझ्या जगण्याचे सार्थक नाही तर श्रीमंताच्या जणखाण्यात वश्रबांनाने मंडित अशा पांगळ्या बायका कनहत कुंतत बसलेल्या असतात व आपल्या सेवेकडे चार दोन माणसे गुंतवितात तसे वैभव मला नको आहे त्यापेक्षा मुळीच बरी झाली नाही तरी हरकत नाही शेवटी ऑपरेशन ठरले तेव्हा म्हटले असे वेळासारखे भलते विचार डोक्यात भरून घेऊन काय बरे आपल्याला त्रास करून घेत आहेस आपला सट्ट काय चालवावा दुसऱ्याच्या मनाचा त्यात थोडा तरी ठेवावा स्वस्थ पडून किंवा एके ठिकाणी बसून जर आज ऑपरेशन करणे टळत असेल तर बरे नाही का घरात हिंडून फिरून आपल्या हाताने कामे न झाली तरी बसल्या बसल्या सर्व व्यवस्था पाहता येईल शिवाय वासनेची करमणूक तुझी तुला आहेच खुर्चीवर बसून दोन माणसांनी ती खाली नेली म्हणजे गाडीतून बाहेर फिराव्यासुद्धा जाता येईल तेव्हा मला तर हेच पसंत आहे नीट विचार कर म्हणजे तुलाही मी म्हणतो तेच खरे वाटेल उगीच आग्रह धरून आपला जीव धोक्यात घालावा बरे हे बोलणे चालले असताना मी नुसती तोंडाकडे एकसारखी पाहत होते त्यामुळे प्रत्येक वाक्य बोलताना स्वतःच्या मनाची स्थिती कशी झाली होती ती हुवेहू हु, माझ्या डोळ्यावर असल्याने माझ्या अंतकरणात कसेचेच हन डोळेपण्याने भरून आले व लागलीच काही बोलणार होते पण बोलवेना म्हणून जरा थांबले तो चोपदाराने स्वतः येऊन म्हणले डॉक्टर बेन्सन खाली आल्या आहेत त्या आपली भेट घेऊ इच्छितात तेव्हा सांगितले बोलाव त्यांनावर मी बाहेर आलोच असे म्हणून उठता उठता मला म्हणले मी जरा जाऊन येतो तो स्वस्त मनाने नीट विचार कर बाहेर गेल्यावर मिस बेन्सनची पुष्कळ वेळ बोलण्या चालले होते काही विचार घेण्यासाठी म्हणून वनसन नाई वर बोलविल्या होत्या मग त्या सर्वांचे काय बोलणे झाले ते कळले नाही पण शेवटी ऑपरेशन करण्याचे ठरलेच कारण बोलणे आटोपल्यावर डॉक्टरीनं आत येऊन तिने मला काही औषध पिण्यास दिले व आता रात्री जेवू नका फार थोडेसे दूध घ्या पण सकाळी मात्र दूध अगदी चहा काही घेऊ नका म्हणून औषध प्याले व ती निघून गेली नर्वसनेसचा आजार टळला मीस बेन्सन निघून गेल्यावर स्वतः पुन्हा माझ्याजवळ येऊन बसने झाले पण आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही जेवणाची तयारी असल्याचा निरोप आल्याबरोबर मला त्या दिवशी जेवावायचे नव्हते हे माहीत होते म्हणून स्वतः एक मोठा सुस्कारा टाकून मुक्काट्याने जाणे झाले जेवून झाल्यावरही माझ्या तेथे जिवून बसले झाले माझे हात आपल्या हातात घेऊन काहीतरी विचार चालला होता व दृष्टी कोणीकडे तरी लागली होती असा कितीवेळ गेला हे त्यावेळी आम्हाला दोघांनाही समजले नाही पण अकराचा टोका पडल्यावर हे किती वाजले म्हणून स्वतः विचारले अकरा वाजले असे कळताच म्हणले खरे की काय घड्याळ पुढे असेल आज रोजची साडेदारची वेळ कशी टळली तेव्हा आमच्याही सगळ्यांच्या ते, ते मनात येऊन आश्चर्य वाटले पण यावरून स्वतःचा रोज रात्री साडे दहा वाजताचा निर्माणी होत असलेला आजार ऑर्गॅनिक नसून डॉक्टर सांगतात तसाच नर्व्हता खचित आहे आज स्वतःचे लक्ष ठिकाणी नव्हते त्यामुळे वेळ टळून गेली तरी रोजचा आजार झाला नाही असे माझ्या मनात येऊन मला तर फार बरे वाटले आणखी थोडा वेळ वाटपून मग स्वतः जाऊन आपल्या पलंगावर निर्णय झाले स्वतःचे कसे होईल आजही आदल्या रात्रीसारखी झोप आली नाही नुसती या कुशीवरून त्या कुशीवर चळवळ चालली होती व नेहमीप्रमाणेच पण आज जरा जास्त उदासवानीने राम राम असा उच्चारलेला शब्द मधून मधून ऐकू येत होता ते ऐकून व गेल्या दोन चार दिवसापासून स्वतःच्या मनाची झालेली स्थिती व संध्याकाळचे बोलणे जे, जे मोठ्या कष्टाने मनावरून धरून थोड्या व तुटक शब्दांनी चालले होते ते सर्व मला यावेळी आठवून अगदी भडभडून आले त्यासरशी जे रडे आले ते काही केल्या आवरेना उद्या जर मी गेले तर स्वतःला असह्य दुःख होईल मन अत्यंत उदात्व खिन्न होईल आपल्या स्वतःच्या कोणत्याच गोष्टी आजपर्यंत स्वतः कधी पाहिल्या नाहीत कोणत्यावेळी काय पाहिजे ते आठवणीने आजपर्यंत मीच करीत असे ते आता कोण करील रात्रीचे रात्री काही होऊ लागले तर ते कोणाला कळेल घरातील सर्व माणसे काळजीची व अगत्याची आहेत पण स्वतःकडून उच्चार होईल तेव्हा त्यांना कळेल अशा संकोची वृत्तीने नित्य कितीतरी हाल होतील माझे जीवित धन्य झाले आहे एरवीपेक्षा जरासे बरे नसले तरी जेवणखाण औषध पाणी अंग व डोके चेपणे वगैरे उपचार माझ्याशिवाय कोणी केलेले कधी आवडत नाही मग आता कसे होईल आज तीन चार महिने त्या स्वतःचे दुखणेच चालले आहे बाकी अशावेळी मी गेले तर त्यात काय वाईट आहे इतके सुक व वैभव भोगल्याचे सारता होईल व धन्य धन्य म्हणतील हेच मी परमेश्वराजवळ आजपर्यंत मागत आले आहे ना संसारातील मुख्य सुखाचा भाग जी अपत्य आम्हाला मुळीच नाही तरी आम्ही दोघेही त्याने ठेवलेल्या स्थितीत आनंदाने आहोत कधी उदासीन राहिलो नाही किंवा सुस्कराही टाकला नाही उलट ती वाण भरून काढण्याचीही आम्ही तजवीज केली आहे तेव्हा आता आमच्या असलेल्या स्थितीत काही बदल न करता शेवटी मलाच देव वाधी नईल असाच विश्वास आजपर्यंत मी ठेवीत आले आहे ना कारण माझ्यामधे कुलीन घराण्याशिवाय स्वतःचा संबंध जोडल्यासारखे रूप रंग गुण किंवा विद्या यापैकी काहीच नसून केवळ परमेश्वराच्या कृपाप्रसादानेच मला ही जन्माची जोड मिळून माझे जीवित धन्य झाले आहे ही जन्माची जोड तोच कायम राखेल असा मला पूर्ण भरोसा आहे बायकांचे हेच सौभाग्य व हेच व्रत असं आपल्या आपल्याशीच अप्ला, विचार करीत असताना आजच्या दिवशी संध्याकाळी माझ्याशी बोलता बोलता स्वतःच्या तोंडून दुसऱ्याच्या मनाचा थोडासा तरी विचार ठेवावा हे जे वाक्य जपून व वा हळूच्चारले गेले होते तरी त्यातील गही गहीवरलेल्या व घोगऱ्या आवाजाची आणि खिन्न झालेल्या चेहऱ्याची मला आठवण होऊन त्या शुद्ध प्रेमाची व माझ्या यास आलेल्या उलट मी जेव्हा तुलना केली तेव्हा मला अगदी चमत्कारिक होऊन माझा मला थोडा तिरस्कारही वाटला आपल्यामागे स्वतःच्या मनाची होणारी स्थिती मनात आल्याबरोबर मन अगदी विवळ झाले व वाटले की आम्हा उभयतापैकी कोणीतरी दुःख सोसले पाहिजे अशी जर परमेश्वराची इच्छा असली तर स्वतःकरता मी काहीही सोसावे पण करता स्वतःला काही दुःख होऊ नये त्या कोळ्या मनाला ते अगदी सहन होणार नाही बायकांचे खरे व्रत म्हटले म्हणजे आपल्यापासून आपल्या प्रिय पतीला केव्हाही व वा कोणत्याही हो बाबतीत दुःख होऊ नये हीच तिची आमरणच इच्छा असावी व लहान मोठ्या सर्व गोष्टीत या धोरणाने तिचा प्रयत्न होत असावा हेच बायकांचे खरे सौभाग्य व हेच व्रत जिलापतीच्या अंतकरणाची चांगली ओळख झाली आहे व जिलाच्या निस्सिम प्रेमाची किंमत कळत आहे तिला आप मेले व जग बुडाले अशा अप्परपोट्या विचारणे समाधान कसे वाटावे असे म्हणून मी मनातल्या मनात ईश्वर मनात चिंतन करीत स्वस्त राहिले मनाची कालवा कालव स्वतः निजून उठून माझ्या पलंगापाशी येऊन बसले झाले आणि रात्री झोप बीप लागली होती म्हणून विचारले मीही अगदी शांतपणाने चांगली लागली होती असे उत्तर दिले स्वतः अर्धा तास तेथे बसणे झाले पण ऑपरेशनचे किंवा दुसरे काही बोलणे झाले नाही किंवा माझ्या देख टाकावेचा नाही असा निश्चय दिसला ही मन आवरून धरलेली स्थिती फार वेळ टिकणार नाही असे वाटूनच की काय कोण जाणे माझ्याजवळ एकदम उठून जाणे झाले हे मलाही जरा बरेच वाटले कारण आधी जर मी शांतपणेने राहण्याचा निश्चय केला होता तरी स्वतः माझ्या बिचारवर बसल्यावर तो सर्व ढासळून जाऊन अंतकरणाची कालवाकालव सुरू झाली होती उठून गेल्यावर मी तोंडावर पांघरून घेऊन दहावीस मिनिटे स्वस्त पडले अशा रीतीने मनाला हवी होती तीच मोकळीक मिळाल्याने ते जरास स्थिर झाले खरे म्हटले म्हणजे आरंभापासून ऑपरेशन करविण्याबद्दल स्वतःची सर्व रीतींनी नाकोशी असताना मीस फार उचल केली असे दिसून आता माझे मन का कचरू लागले मला ना। ते मला समजेन असो मित्र नगरकर आले उरकल्यावर पुन्हा स्वतः माझ्या जाऊ येऊन बसणे झाले मग चहा तथेच घेतला पण एकमेकांकडे नुसते पाहण्यापलीकडे काही बोलणे वगैरे झाले नाही स्वतः मात्र काहीतरी बोलण्याचा विचार चालला असावा असे दिसले पण बोलवले नाही इतक्यात पुण्याहून राघोपंत नगरकर आले होते असे जोबदारांनी येऊन सांगितले ते ऐकून मुकड्याने उठून बाहेर जाणे झाले ऑपरेशन करावायचे ठरल्यावर जवळ कोणतरी मित्रांपैकी बोलण्या बसण्यास असावे म्हणून वंशांनी राघोपंत नगरकरांना येण्याविषयी लिहिले होते म्हणून ते अवचित त्याच दिवशी आले दहा साडेदहा वाजल्यावर ऑपरेशनची तयारी करण्याकरिता दोन माणसे पुढे आली त्यांनी सांगितले की मिस बेंसन आणि दुसऱ्या डॉक्टरींनी बारा वाजता येतील हा निरोप ऐकून स्वतः स्नान व जेवण उरकून घेण्याकरता खाली जाणे झाले मंडळी खाली जेव्हा बसल्यावर मिस बेंसन व दुसरा डॉक्टरनी आले, तेव्हा मी मिस बेन्सनला एकीकडे सांगितले खाली मंडळी जवळच गेली आहे ती परत येण्याच्यापूर्वीच तुम्ही मला क्लोरोफॉम देऊन ऑपरेशन सुरु करा ऑपरेशनची जल् करा परवानगी घेतल्याशिवाय मी आरंभ कसा करू कदाचित राग होईल असे त्या म्हणाल्या तेव्हा मी सांगितले अशावी विचारले नाही तरी ते का विचारले नसावे हे स्वतःच्या लक्षात येईल व राग येणार नाही करता मी सांगते ते ऐका व होईल तितकी जल्दी करा मंडळी वर आल्यावर आम्हाला कोणालाच धैर्य होणार नाही उगीच घोटाळा पडून तुमचा वेळ मात्र पुष्कं जाईल याकरिता लवकर आटपा स्वतः काही म्हटले तर मी आग्रह धरीला म्हणून माझे नाव हो सांगा मग तर काही ना नाही ना हे ऐकताच त्यांनी क्लोरोफॉर्मची तयारी करण्यास सांगितले क्लोरोफॉर्म देणाऱ्या दोघी बायकाबरोबर आल्याच होत्या त्यांनी थोड्या तयारी आहे असे सांगताच मिस बेन्सने मला टेबलावर निघण्यास सांगितले मी मनातल्या मनात स्वतःला व देवाला नमस्कार करून स्वस्त मनाने टेबलावर निजले व मग त्या दोघी बायकांनी मला क्लोरोफॉर्म दिला ऑपरेशन झाले नंतर तीन आठवडे बिछाण्यातच डॉक्टर कृष्णाबाई केळगावकर हो या त्यावेळी पास झाल्या नव्हत्या हो तरी शेवटच्या वर्षातील विद्यार्थी नसल्यामुळे हो मिस बेन्सनच्या जा जवळ मदतीला उभ्या होत्या क्लोरोफॉर्मचा अंमल मी बेशुद्ध होण्याच्यापूर्वी माझ्या मनात आले की आजचा प्रकार उलट झाला तर मात्र स्वतःचा निरोप घेऊन व विचारून मी टेबलावर आले नाही हे माझ्या मनातल्या मनात राहून जाईल तसे झाले ही माझ्या मनात राहिलेली गोष्ट स्वतःच्या मनाला खचित कळेल कधी राहणार नाही वगैरे विचार करीत असताना मी बेशुद्ध झाले मी सुमारे पावणे दोन तासांनी ऑपरेशन संपल्यावर या तिघीजोगी बायका टेबलरून उचलून मला पलंगाव ठेवू लागल्या तेव्हाप्रथम शुद्धीवर आले व स्वतःला बोलावण्यास सांगितले त्याप्रमाणे स्वतः येऊन व बराच वेळ घेते बसून आता भिवू नको ऑपरेशन संपले मी तुझ्याजवळून जात नाही येथेच बसतो वगैरे धीर येण्यासारखे सांगून तेथेच पलंगावर बसून राहणे झाले मी स्वतःचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते पण अर्धवट शुद्धीत असल्यामुळे मला बोलण्याची उमक झाली नाही काही तासांनी मला बरे वाटून मी अगदी चांगली शुद्धीवर आले व दूध घेतल्यावर स्वतःचे दिवाण जाणे झाले पुढे मी तीन आठवड्यापर्यंत बिछाण्यातच पडून होते पलंगावर किंवा खुर्चीवर बसवायचे नाही असे मिस बेन्सनचे सांगणे होते माथे प्रयाण या ठिकाणी सांगावची विशेष गोष्ट म्हणजे ही की जुलै महिन्यापासून स्वतःला रोज रात्री दहा आणि साडेदहा यांच्या दरम्यान जी स्पॅझम येत असे ती माझे ऑपरेशन झाले त्या दिवसापासून तीन आठवड्यापर्यंत मुळीच आली नाही त्यामुळे आम्हा दोघांना व सर्व मंडईंना बरे वाटले पण हे बरे वाटणेपुढे आणखी एक आठवड्यावरही पुरते टेकले नाही यावेळी दीपावळीची सुटी झाल्यामुळे स्वतः बरोबर घेऊन माथे जाण्याचा बेध केला सामान सुमान आचारी गडी व ब्राह्मण यांना पुढे पाठवून देऊन दुसऱ्या दिवशी मिस बेन्सन आल्यावर तिला स्वतः सांगितले की उद्यापासून मला तीन आठवड्यांची सुट्टी आहे या सुट्टीत मी हिला घेऊन माथेराणा जाण्याचा विचार केला आहे बरोबर जी काय औषधे द्यावायची असतील ती लिहून द्या व उपाय काय करायचे असतील ते तिला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या आणखी पंधरा दिवस त्यांना कुठे नेता येणार नाही आजपर्यंत चालू असलेले उपाय काही दिवस चालू असले पाहिजेत हे ऐकल्यावर स्वतःची बरीच निराशा झाली ते पाहून मलाही वाईट वाटले पण काही उपाय नव्हता मानसे व समान आदल्या दिवशी पुढे पाठविली असल्यामुळे आता त्यांना परत बोलावणे बरे दिसत नाही करता स्वतः पुढे जावे, व मी दहा बारा दिवसांनी मागवू नये गेल्या महिन्यात पंधरा दिवस जागरणाने व काळजीने थकवा आलेल्या मनाला त्या हवेने हुशारी येईल व बरे वाटत म्हणून यावेळी जावेच मी होईल तितके लवकर असे म्हणून मी आग्रह केल्यावर जाण्याचे कबूल केले दुसरे दिवशी दुपारी भाऊजींना घेऊन माथेरानात जाणे जापॅझम पुन्हा चालू मी माथेरान गाठले या गोष्टीला अठदा दिवस झाले दररोज खुशालीची पत्रे येत जात होतीस, तीन चार दिवसांनी एक पत्र आले त्यात पूर्वीसारखी पुन्हा स्पॅझम येऊ लागली आहे बरोबर त्याच वेळेवर येते व 15 पंधरावीस मिनिटं टिकते असे लिहिले होते हे वाचून आम्हाला सर्वांना अतिशय काळजी वाटली व होईल तितके दोन्ही मुलांना सखू व नानू घेऊन आपण लवकर जावे मुलांच्याशिवाय करमत नसेल मुले तेथे असली म्हणजे करमणूक होऊन बरे वाटेल असा विचार करून माझ्याकडे मिस बेन्सन आल्याबरोबर मी त्यांना म्हटले स्वतःची प्रकृती बरी नाही आज महिनाभर अगदी राहिलेला आजार तेथे गेल्यावर पुन्हा सुरु झाला आहे तेव्हा माझ्याच्याने आता येथे राहत नाही माझ्यात थोडी कसर राहिली आहे तरी चिंता नाही मी पुढे औषध घेईन पण आता मला मुलांना घेऊन गेलेच पाहिजे काही गोळ्या किंवा पुड्या विशेष खटपटीशिवाय घेता येण्यासारखे औषध असेल तर व ते घेतलेच पाहिजे असेल ऐसे, तर मला द्या नाहीतर तूर्त काहीच नको माझे मन स्वस्त नाही म्हणून मी उद्या जाण्याचा बेत करते याप्रमाणे वनसंचा व ससूबाईंचा विचार घेऊन मी दुसऱ्या दिवशी उभयता मुलांसह माथे गेले तरी स्पॅझम विकार जो पुन्हा सुरू झाला तो तसाच होता सखू नानू पण माझ्या कल्पनेप्रमाणे सखू व नानू यांच्यापासून स्वतःला पुष्कळ करणूक झाली चिरंजीव नानू पाचसा वर्षांचा लहान होता व सखूला आता अकरा वर्ष तरी पुरी झाली होती ती अलेक्झांड्र हायस्कूलमध्ये इंग्रजी तिसरी आत्ता शिकत होती तिचा मराठी सर्व अभ्यास घरी मास्तर ठून होता ती फार बुद्धिमान व हुशार आहे तशी शहाणी देखणी आणि मर्यादेशीर आहे अशी स्वतः तिची नेहमी वाखाणी करावायची असे व स्वतःला ती मनापासून फार आवडे तिच्या गरीब स्वभावाबद्दल जेव्हा तेव्हा कैवार घ्यावायचा मी तिला रागे भरले तर मला उलट स्वतःकडून तिच्या संबंधात रागे भरून घ्यावे लागे चिरंजी दानूचा स्वभाव हूड धीट तापट पण पक्का निश्चय व अभिमानी असून तो बुद्धीने चलाक असल्यामुळे त्याला चौथ्या वर्षापासूनच लिहिता वाचता येऊ लागले त्याप्रमाणे तो कविताही चांगल्या म्हणे सर्वांपेक्षा गोष्टी ऐकण्याची व सांगण्याची त्याला फार गोडी असे तो एकदा ऐकलेली गोष्ट बिनचूक सांग घरात कोणीही मुली अगर मुलगे पाहुणे आले की याचा आपल्या गोष्टी सांगा म्हणून त्यांच्याकडे लकडा असावायचा तसेच आपले, आपले ते सर्व दुसऱ्यापेक्षा चांगले आहे आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाचे काही अधिक चांगले नाही अशी त्याची लहानपणापासून समजूत व महत्वाकांक्षा अस दुसऱ्या मुलांची चांगली आणि नवी वस्तू असली व आपली खरोखरीच वाईट व जुनी असली तरी तो चिडावायचा नाही उलट आपले चांगले व वा तुझे वाईट म्हणून दुसऱ्या मुलांना चिडवून खूप हसवावायचा या त्याच्या स्वभावाचे स्वतःला कौतुक वाट मुलांची करमणूक व अभ्यास रात्री जेवण झाल्यावर दोन्ही वेळ तास दोन तास मुलांना घेऊन बसने होईल सकूचे इंग्रजी व मराठी वाचन घ्यावायचे तिला काही वाक्य विचारावयाची तिच्याकडून गाणी म्हणून घ्यावायाची त्याप्रमाणेच नानूकडूनही कविता म्हणून घेऊन काही गोष्टी सांगून घ्यावयाच्या याप्रमाणे स्वतःचा बराच वेळ जाई तिसऱ्या प्रहारचे फराळाचे व चहा सखूला कराव्यास सांगावायचा सा। तिनेच ते केले आहे असे तिला विचारून फार छान केले आहेस असे म्हणून तिची पाठ ठोपटवायची ती मोठेपणी फार उत्तम स्वभावाची वायकं होईल तू तिला सगळा दिवस बोलतेस पण ती तुला उद्या शिकवू लागेल असे स्वतः म्हणावायचे अशा रीतीने दोन्ही मुलांच्याकडून होणाऱ्या करमणुकीत स्वतःचा पुष्कळ वेळ जाई बाकी मुंबईहून काही पुस्तके आणली होती ती भाऊजी वाचून दाखवीत अशा रीतीने सुजीचे दिवस माथेराणा संपून आम्ही मुंबईस परत आलो आजाराचा पुस्तकात शोध माथेराणा ससेपर्यंत स्वतःच्या मनाला जी हुशारी दिसत होती ती मुंबईस आल्यावर हा आजार पुन्हा सुरू झाला याबद्दल डॉक्टरांना स्पष्ट विचारून घ्यावायचे नाहीतर तो कशापासून हायहे हे आपले आपण आता शोधून काढावायचे असा स्वतःच्या मनाला नाद लागला माझ्या आजाराला तुम्ही नावतरी तरी काय देता असे दोघा तिघा डॉक्टरांना स्वतः निरनिराळ्यावेळी विचारले पण स्वतःला वाटले तेव्हा आता कोणाला काही न विचारता आपला आजार काय आहे हे आपणच शोधून काढावायचे असा निश्चय करून मेडिकल कॉलेजातून काही पुस्तके आणून ती सर्व वाचून पाहिली विष्णूपंत रानडे यांची हकीकत एके दिवशी संध्याकाळी मुद्दा मला हाक मारून इकडच्या तिकडच्या काही गोष्टी बोलता बोलता विष्णूपंत रानडे नावाचा आपल्या एका जुन्या मित्राची मला पुढील गोष्ट सांगितली सुमारे पस्तीस वर्षापूर्वी विष्णूपंत रानडे म्हणून आमचे एक जुने मित्र येथेच राहत असत ते स्वभावने फारच चांगले शांत व उदारबुद्धीचे होते तसेच ते शरीराने उंच धिप्पाड व बळकट होते त्यांना व्यसन कसलेही नसे एक वेळ घोड्यावरून पडल्याने नुसतेनिमित्त होऊन त्यांना अँजेनिया पेक्ट्रोईस नावाचा आजार झडला पुढे ते तीन वर्ष होते पण कोणत्या वेळी काय होईल याचा नेम नव्हता या करता होईल तितके घरातल्या घरात बिछानवर पडून वेळ काढावा वाचनासारखी करमणूक थोड्या वेळ केली तर चालेल पण एकदम श्रमाचे काही करावायचे नाही असे डॉक्टरांनी त्यांना सांगून ठेवलेले असल्यामुळे बहुतेक घरातच बसूनसत बाहेर कुठेच जात नसत जोरेच्या वेळेशिवाय ते केव्हाही एकटे नसत कोणी कोणीतरी त्यांच्याजवळ असावायचेच इतक्या सर्व रीतींनी त्यांना जपत होते तरी शेवटी बहिर दिशेला गेले असताना तेथेच त्यांचा अंत झाला अशा रीतीने मनुष्याची काय होते याचा नेम नाही हे ऐकून मला अगदी चमत्कारिक वाटले व वा मी म्हटले पण ही गोष्ट कशाकरता सांगितली आपल्या आजाराशी या गोष्टीचा काय संबंध आहे सहज आठवले ते सांगितले तेव्हा स्वतः म्हटले काहीतरी वेळासारखा तर्क घेऊन विचारित बसतेस संबंध कसले आहेत बोलता बोलता आठवलेली गोष्ट सहज एकमेकांजवळ सांगत नाही का तर म्हणे असेच का सांगितले आठवलेली गोष्ट सहज ऐकलेली असावी म्हणून तुला सांगितली दिवसेंदिवस तुझा हा कांक्षेखोर स्वभाव वाढत चालल्याने तुझ्याशी बोलण्याची पंचाईत झाली आहे स्वतःचे निराशेचे विचार मी म्हटले मी सगळ्याच का गोष्टीत कांक्षा घेते आजपर्यंत स्वतःला दुखनी का कधी आली नाहीत वर्षा दोन वर्षांनी जीवावरचे वर्षा असे दुखणे जातच आहे असे असताना याच वेळच्या दुखण्याबद्दल अशी काय समजूत करून घेतली आहे कोण जाणे प्रत्येक गोष्टीत निराशेचे उद्गार व वा उदासपणाची वागणूक पाहून बरे कसे वाटावे माझ्या बरे वाटण्याचे एक राहू द्या पण रात्रंदिवस हाच विचार बाळगल्याने त्याचा परिणाम स्वतःच्या प्रकृतीवर होत नाही का पहिल्या प्लेगमध्ये याहीपेक्षा काळजीचा आजार होता त्यावेळेस माझा जीव अगदी भिवून गेला होता दोन महिने अगदी अन्नद्व झाला होता व झोप नाहीशी झाली होती तरीसुद्धा महाबाशुरी गेल्याबरोबर तेथील हवेने एक आठवड्यात कितीतरी बरे वाटले त्यापेक्षा आताचा आजार काही जास्त नाही ना काहीतरी मनाने घेतले आहे त्यामुळे डॉक्टरचे सांगणेही खरे वाटत नाही त्याला काय करावे हे बोलणे स्वस्तपणे ऐकून घेते व हो म्हटले तसे काही नाही मनाने कसले घेतले आहे आज दुपारी पुस्तकात काही आजारासंबंधाने वाचत होतो त्यावरून ही गोष्ट आठवली ती तुला सांगितली आज सकाळी मला वर्तमानपत्रे पहाव्यास झाली नाही त्यात विशेष काय आहे ते पाहून ठेव व जेवताना मला सांग हे सांगण्याचा सा हेतू काय होता तो मी समजले व अशा गोष्टीची चर्चा अधिक नसलेलीच बरी असे मनात येऊन स्वतः सांगितल्याप्रमाणे मी वर्तमानपत्रे हातात घेऊन दुसऱ्या दिवाणखाण्यात गेले डॉक्टरांनी रोगाचे नाव सांगितले नाही दुसऱ्या दिवशी दुपारी डॉक्टर राव व नायक आले त्यांनी स्वतः विचारले तुम्ही आजपर्यंत दोघे तिघेजण जी औषधे देत आहात मी घेत आहे पण माझा आजार काय आहे याची परीक्षा निदार नीट करून औषधाची योजना केली आहे ना तुम्हाला या आजाराचे नाव सांगावायचे नसेल तर माझा काही तसा आग्रह नाही पण औषध जे पोटात घ्यावायचे ते निदान त्यास रोगावर आहे इतके जरी असले तरी पुरे औषधाचा गुण येईल की नाही याचा कोण विचार करीत बसले आहे व त्या गोष्टी कोणाच्या हातात आहे तुमच्या समजुतीप्रमाणे तुम्ही लिहून द्याल ते आम्ही मोकाट्याने प्यावे एवढेच काय ते तुमच्या आणि आमच्या हातात आहे औषध घेतले नाही हैगै केली असं या जवळच्या मणेचा दोष येऊ नये म्हणून मनुष्य औषध घेतो दुसरे काय आजाराचे नाव मी सांगतो इतके म्हणले तरी डॉक्टरराव काही बोलले नाहीत स्वस्त बसले ते पाहून स्वतः म्हणले तुम्ही नाव सांगत नसला तर मी तुम्हाला नाव सांगतो माझ्या आजाराचे नाव एन्जिनापेक्ट्रिस असे नाही काय याबद्दल गेले पाच सहा दिवस मी बरीच पुस्तके वाचून पाहिली आणि त्यात सांगितलेली लक्ष मला होणाऱ्या विकाराशी मी ताडवून पाहिली त्यावरून माझ्या आजाराचे हेच नाव आहे अशी माझी खात्री झाली आहे हा विकार माझ्या एका मित्राला झाला होता कल्पनेने होणारा आजाराचा हा भास आहे हे ऐकून डॉक्टर राव एक दोन मिनिटे गोंधळ्यासारखे झाले पण ते बाहेर न दाखविता म्हणाले आपण जी लक्ष टाळून पाहिली त्यावरून आपल्याला अँजिनापेक्ट्रिस वाटते ते बरोबर आहे असे जरी आपणास वाटत आहे तरी ते खरे नसून आपल्याला कल्पनेने त्या आजाराचा भास होत आहे याच आजाराला सियोडो अँजिनोपेक्ट्रीस असे खरे नाव आहे हा आजार रोग्याला नुसत्या कल्पनेने हुबेहूब खरे आजारासारखा भासतो व सर्व लक्षणे पडतात तरी पण ते काही खरे नसते अशा तऱ्हेचे पुष्करोग आहेत की जे खरे नसून रोग्याच्या मनावर त्यांचा बराच परिणाम होतो त्यापैकीच हा एक आहे म्हणूनच याला वर सांगितलेले स्युडो एन्जिना पेक्ट्रिस असे म्हणतात असं त्यांनी म्हणलेले ऐकून स्वतः म्हणले यात काहीतरी स्युडो आहे खरे आजार तरी स्युओो आहे नाही तर माझी समजूत करण्याचा तुमचा प्रयत्न तरी स्युडो आहे असे म्हणावे लागते।